लुक सहा। नंतर आशे जाले की एशु शेता जात होता नर अब्बि यश्य धान्या्या कंसे मोड़न हाथा खात होते मग पुष्णप शब्ब दिवसी जे मना है, ते का करता ये मे जे दावीद वोबर आख लगली का हे तुम्ही वाचले नाही काय तुम्ही हे ऐकले नाही का तो देवाच्या मंदिरात गेला आणि अर्पणाची भाकर त्याने खाल्ली व त्याच्या बरोबर जे होते त्यांना दिली जी भाकर फक्त यादकच खाऊ शकत असे ती त्यांनी खाल्ली येशू त्यांना म्हणाला मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे असे झाले की दुसऱ्या एका शब्दाच्या दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला तेव्हा ते एक मनुष्य होता त्याचा उजवा हात वाळलेला होता येशू शब्दा दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व पर्षी त्याच्यावर पाळत ठेवून होते यासाठी की त्याच्यावर आरोप ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी कारण मिळावे त्याला त्यांचे विचार माहीत होते पण वाळलेल्या हाताच्या मनुष्याला तो म्हणाला उठ आणि सर्वांसमोर उभा राहा आणि तो मनुष्य उठला आणि तेथे उभा राहिला येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला विचारतो शब्दात दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे चांगले करणे की वाईट करणे कोणते कायदेशीर आहे एखाद्याचा जीव वाचविणे का जीव घेणे येशू ने सर्वांकडे पाहिले मग तो त्या मनुष्याला म्हणाला हात सरळ कर त्याने हात सरळ केला आणि त्याचा हात बरा झाला पण पर्षी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले वो येशू विषयी काय करता येईल याविषयी आपापसात आप चर्चा करू लागले त्या दिवसात असे झाले की येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली जेव्हा दिवस उगवला तेव्हा त्याने शिष्याना आपण कडे बोलाविले त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले व त्यांना प्रेशीत असे नाव दिले सिमोन त्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले आंद्रिया पेत्राचा भाऊ याकोब आणि यहवान फिलिप बर्थलमय मत्तय थोमा आल्फीचा पुत्र याकोब सिमोन ज्याला झिलोट म्हणत याकोबाचा पुत्र येहुदा व येहुदा इस्कुरियत जो पुढे विश्वासघात करणारा निघाला तो त्यांच्या बरोबर खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयांचा मोठा समुदाय तेथे आला होता वो येहिया येम सोर आणि सिदोनच्या समुद्र असे पुष्कळचे लोक तेथे आले होते तेथे ते ते ते त्याचे ऐकण्यास व त्यांच्या रोगापासून बरे होण्यास आले होते व ज्यांना अशुद्ध आत्म्याची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले सगळा लोकसमुदाय त्याला स्पर्श करू पाहत होता कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते व ते सर्वांना बरे करीत होते येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला जे तुम्ही गरीब आहात ते तुम्ही आशीर्वादीत आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे तुम्ही जे भुकेले ते आशीर्वादीत आहात कारण तुम्ही तृप्त व्हाल आता तुम्ही जे रडता ते तुम्ही आशीर्वादीत आहात कारण तुम्ही हसाल जेव्हा लोक तुमचा द्वेष करतील तुम्हाला वाईट टाकतील आणि तुमचा अपमान करतील जेव्हा तुमचे नाव ते वाईट समजतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल त्या दिवशी तुम्ही आनंद करा आनंदाने उड्या मारा कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेश सुद्धा तसेच केले पण श्रीमंतांना अगोदरच हो सर्व सुख मिळाले आहे जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हाला दुःख हो कारण तुम्ही भुखेले व्हाल जे आता हसतात त्यांना दुःख हो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हाला दुःख होवो, कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेश त्यांना असेच केले माझे ऐकणाऱ्यांना मी सांगतो तुमच्या शत्रूवर प्रेम करा जे तुमचा द्वेष करतात त्यांचे चांगले करा जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या जे तुम्हाला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरा पण गाल करा जर कोणी तुमचा अंगरका घेतो तर त्याला तुमचा सदराही घेऊ द्या जे तुम्हाला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमचे घेतो ते परत मागू नका लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले तर तुम्ही काय विशेष केले पापी लोकसुद्धा जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करतात तुमचे जे चांगले करतात त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हाला काय लाभ पापी सुद्धा असेच करतात ज्यांच्याकडून तुम्हाला परत मिळेल अशी आशा असते त्यांना जर उचने देता तर तुम्हाला काय लाभ पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसरा पाप्याला उसने देतात पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल कारण देव हा कृतज्ञ व दुष्ट लोकांवर दया करतो जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा दुसऱ्यांचा न्याय करू नका म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही दुसऱ्यांना दोषी ठरू नका म्हणजे तुम्हालाही दोषी ठरविले जाणार नाही दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हालाही दिले जाईल तुमच्या पदरात हलवून दाबून ओसंडून वाहणारे उत्तम माप पोतले जाईल जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हाला दिले जाईल त्याने त्यांना एक गोष्ट सांगितली एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय कोणताही शिष्य त्याच्या गुरुच्या पातळीला जाऊ शकत नाही पण प्रत्येक मनुष्य जेव्हा तो पूर्ण शिकतो जेव्हा तो गुरु सारखाच असतो तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही काय तू तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस बंधू तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे तुझ्या स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही ढोंग्या प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरून ओळखले जाते लोक काटेरी झुरपातून अंजरी गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडपातून ते द्राक्ष गोळा करीत नाहीत चांगला मनुष्य त्याच्या अंतकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतकरण जे वाइट हैनुष्याण जे आते मे प्रभु प्रभु का मनता मी ते तुम्ही का नहीं प्रत्येक जन जो मजाक वो मी वचने वा आज्ञा पड़तो तो कसा है दाखित घर बांधिया मनुष्या सारख खोदले आणि खडकावर पाया बांधला मग पूर आला तेव्हा नदीचे पाने घरावर आदळले पण पाण्याने ते हलले नाही कारण ते चांगले बांधले होते पण जो कुणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे नदीच्या पुराचे पाणी घरावर आदळते व ते घर लगेच कोसळते आणि घर पूर्णपणे नष्ट होते